ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने अध्याय मानव धर्म, मानवधर्म धर्म, आणि स्त्री धर्माचे निरूपण शुक म्हणाला भगवानमय झालेल्या प्रल्हादाचे साधू समाजात सन्मानित झालेले पवित्र चरित्र ऐकून महापुरुषाचा अग्रकन्य युधिष्ठराला अत्यंत आनंद झाला त्याने नारदाला पुन्हा विचारले युधिष्ठर म्हणाला भगवन आता मी वर्ण आणि आश्रम तसेच मनुष्यांचा सनातन धर्म यांचे श्रवण करू इच्छितो कारण धर्मामुळेच मनुष्याला परमपदाची प्राप्ती होते हे नारद महोदय आपण प्रजापती ब्रह्मदेवाचे पुत्र आहात शिवाय तपश्चर्या योग आणि समाधी यामुळे इतर पुत्रांपेक्षा आपण त्यांना अधिक प्रिय आहात आपल्यासारखे नारायण परायण दयाळू सदाचारी शांत विद्वान धर्माचे अत्यंत गुप्त रहस्य जाणतात तसे दुसरे लोक जाणत नाहीत नारद म्हणाला अर्जन्मा भगवंतच लोकांच्या सर्व धर्माचे मूळ कारण आहेत तेच प्रभू जगाच्या कल्याणासाठी धर्मानी आणि मूर्ती यांच्यापासून आपल्या अंशांनी अवतीर्ण होऊन बद्रिकाश्रमामध्ये तपश्चर्या खरीत आहेत त्या नारायण भगवानांना नमस्कार करून त्यांच्याच मुखातून ऐकलेला सनातन धर्म मी सांगतो सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरी त्यांचे तत्व जाणणाऱ्या महर्षीनी रचलेल्या स्मृती आणि ज्यामुळे अंतकरण प्रसन्न होते ते कर्म हे धर्माचे मूळ आहे युधिष्ठिरा धर्माची तीस लक्षणे शास्त्रात सांगितली आहेत ती अशी सत्य दया तपश्चर्या पावित्र्य सहनशीलता योग्य विचार मनाचा संयम इंद्रियांचा निग्रह अहिंसा ब्रह्मचर्य, त्याग स्वाध्याय सरळपणा संतोष समदर्शित्व महात्म्यांची सेवा सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे उलटेच फळ मिळते असा विचार मौन आत्मचिंतन प्राण्यान अन्न इत्यादींची यथायोग्य वाटप प्राण्यांमध्ये आणि विशेष करून मनुष्यांमध्ये आपला आत्मा आणि इष्ट इष्टदेवतेचा भाव ठेवणे संतांचे परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांची श्रवण कीर्तन स्मरण सेवा पूजा नमस्कार दास सख्य आणि आत्मसमर्पण अशी ही नवविध भक्ती या तीस प्रकारांनी युक्त असे आचरण हाच सर्व मानसांचा परमधर्म आहे याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होतात धर्मराज ज्यांच्या वंशामध्ये अखंडपणे संस्कार होत आले आहेत जैं ब्रम्हदेव ने संस्कार्य द्विज अन्म कर्मा ने शुद्ध द्विजा यज्ञ अध्ययन दान ब्रह्मचर्य इत्यादि आश्रमा कर्म से शास्त्राने विधान के लिए अध्ययन अध्यापन दान घेने व देने आज्ञ कर व करविने हे ब्राह्मणा सहा कर्मे हो क्षत्रिया दान घता का मन नहीं रक्षण करना क्षत्रिया जीवन निर्वाह शिवा इतर ब्राह्मणाशिवा सर्वको कर इत्यादि वैशाणी वा। ना अनुकूल ब्राह्मणा उदरनिर्वाहा साधने चार प्रकार से वार्ता यज्ञ अध्यापन इत्यादि कर धन घ मता जे मिले उपजीविका कर म्हणजे दररोज धान्य इत्यादी मागून घेणे आणि शिलोच्छण म्हणजे शेतात धान्य काढून नेल्यानंतर पडलेले कण आणि बाजारात पडलेले धान्य कण वेचून त्यावर निर्वाह चालवणे यामध्ये पहिलीहून दुसरी दुसरीहून तिसरी आणि तिसरीहून चौथी व्रती श्रेष्ठ होईल कनिष्ठ वर्णाच्या पुरुषांनी आपत्तीकाल असल्याखेरीज वरिष्ठ वर्णाच्या व्रतीचा अवलंब करू नये क्षत्रिय दान घेण्याव्यतिरिक्त ब्राह्मणाच्या वरलेल्या पाच व्रतींचा अवलंब करू शकतो आपत्ती सर्वजण सर्व व्रतींचा स्वीकार करू शकतात ऋत अमृत मृत प्रमृत आणि सत्यानृत यापैकी कोणत्याही व्रतीचा आश्रय घ्यावा परंतु श्वान व्रतीचा अवलंब कधीही करू नये बाजारात पडलेले तसेच शेतामध्ये पडलेले धान्यकण वेचून शिल्लोच्छ व्रतीने उपजीविका करणे ऋत होई मागितल्याखेरीज जे काही मिळेल त्या आयाचित व्रतीने जीवननिर्वाह करणे अमृत होईल नेहमी याचना करून आणणे म्हणजेच मृत होईल शेती करून जीवन निर्वाह करणे प्रमरत होय व्यापार करणे सत्यानरत होय आणि कनिष्ठ वर्णाची सेवा करणे श्वानवृत्ती होय या शेवटच्या निंद्यवृत्तीचा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी कधीही आश्रय घेऊ नये कारण ब्राह्मण सर्व वेदमय आणि क्षत्रिय सर्व देवमय आहे शम दम तप पावित्र्य संतोष क्षमा सरळपणा ज्ञान दया भगवत परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत युद्धामध्ये उत्साह विरता, धैर्य तेजस्विता त्याग मनोजे क्षमा भक्ती कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत देव गुरु आणि भगवंताबद्दल अर्थकाम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे आस्तिकता उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैशाची लक्षणे होत नम्रतेने राहणे पवित्रता स्वामीची निष्कपट सेवा वैदिक मंत्राशिवाय यज्ञ चोरी न करणे सत्य तसेच गोल उपरांचे रक्षण करणे ही शुद्राची लक्षणी होत पतीची सेवा करणे पतीला अनुकूल असणे पतीच्या संबंधितांना प्रसन्न ठेवणे आणि नेहमी पतीच्या नियमांचे रक्षण करणे हे पतिव्रता स्त्रियांचे धर्म होत साधी स्त्रीने झाड लोट करणे सारवणे रांगोळ्या काढणे इत्यादींनी घर आणि मनोहर वस्त्रालंकाराने आपले शरीर अलंकृत करावे सर्व भांडीकुंडी इत्यादी स्वच्छ ठेवावी आपल्या पतीच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण कराव्यात विनय इंद्रिय संयम सत्यानी प्रिय वचनाने प्रेमपूर्वक वेळोवेळी पतीची सेवा करावी जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे कोणत्याही वस्तूचा लोभ असू नये सर्व कार्यांमध्ये चतुर्पणी आणि धर्मानुसार वागावी सत्यानी प्रिय बोलावी आपल्या कर्तव्याचा तत्पर असावी पती झाला नसेल तर पवित्र अशा स्त्रीनी प्रेमाने पतीचा सहवास करावा जी पतिव्रता लक्ष्मीप्रमाणे पतिपरायण होऊन त्याला साक्षात भगवंताचे स्वरूप समजून त्याची सेवा करते तिच्या पतीला वैकुंठ लोकात भगवत स्वरूप प्राप्त होते आणि ती लक्ष्मी समान त्याच्याबरोबर आनंदात राहते जे चोरी किंवा इतर पापकर्मे करीत नाहीत त्या अंत्यज चांदाळ इत्यादी अतिकनिष्ठ वर्णसंकर झालेल्या जातींच्या वृत्तीसुद्धा त्यांच्या त्यांच्या कुल परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत वेददर्शी ऋषींनी त्याच्या युगात साधारणत मनुष्याच्या स्वभावानुसार धर्माची व्यवस्था केली आहे तोच धर्म त्यांच्यासाठी इहलोकात आणि परलोकात कल्याणकारी आहे जो अपने स्वाभाविक वृत्तिप्रमा स्वधर्मा के पालन करते हलूह स्वाभाविक कर्मा वरिया पता जाुनातीत हो महाराज ज्या्रमा वारंवार पेरनी के शेत स्वतःच शक्तिन होते और अंकुर उगवने ही बंद होते इतके का बी सुधा नष्ट होते हे चित्त जे वासना खजीन विषिया अतिशय सेवन से के स्वतलाच ओभ परन्तु अल्प प्रमाण भोग घास हो जसे एक एक थेंब तूप टाकल्याने आग विझत नाही परंतु एकदम जास्त तूप पडली तर ती विझून जाते ज्या पुरुषाचा वर्ण सांगण्यासाठी जे लक्षण सांगितले आहे ते जर दुसरा वर्ण असणाऱ्याच्या ठिकाणीही असेल तर तो सुद्धा त्याच वर्णाचा समजावा या ठिकाणी अकरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू